सद्गुरूच्या प्रसादाने आलेल्या साक्षात्काराचा दिव्य अनुभव ज्ञानेश्वरांनी या गीतामध्ये शब्दांकित केला असला तरी या गीताला दुसऱ्याही एक लौकिक अर्थाची बाजू असू शकते निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर नावाचं हे रोप महाराष्ट्राच्या अंगणामध्ये लावलं ते वाढता वाढता इतकं वाढलं की संपूर्ण जगाला त्याचा आश्रय घेता आला आणि संपूर्ण जगाला त्याचं कृपाछत्र लाभलं ज्ञानेश्वर हे विश्वमय झाले विचारे विश्व होऊन विश्वा माझी असं त्यांनी वर्णन केलेलं आहे की विश्व होऊनच विश्वामध्ये आपण संचार करावा विहार करावा ती कोटी ज्ञानेश्वरांना प्राप्त झाल्याचा सुद्धा अर्थ या गीतामधून निघू शकतो हा ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातला एक अत्यंत दिव्य क्षण आहे की ज्या ज्ञानेश्वरांना खऱ्या अर्थाने परमेश्वराची प्रती आली ज्या परमेश्वराचा ते बाहेरच्या जगात शोध घेत होते त्याचं तर दर्शन त्यांना झालंच पण त्या व्यतिरिक्त खऱ्या परमात्म्याचा प्रत्यय सुद्धा त्यांना आला अरे अरे ज्ञाना झालासी पावन तुझे तुझे, तुझे, तुझे ध्यान करो आले तुझा तुझी देव तुझा तुझी भाव फिटला संदेह अन्यतत्वी. तत्वी ज्ञानेश्वर खरा परमेश्वर हे त्या ठिकाणी आढळला की ज्यावेवायला त्यांना लक्षात आलं की आपला अंतरात्मा आणि परमात्मा आपला अंतरात्मा आणि विश्वात्मा याच्यामध्ये अभेद नाही यातल्या अद्वैताची प्रचिती येणं हा साधकावस्थेतला सर्व चरमकोटीचा अनुभव ज्ञानेश्वरांना त्यात आला ही अनुभूती व्यक्त करताना ज्ञानेश्वर म्हणतात की तू आता पावन जाण्यास याच कारण तुला तुझे ध्यान करो आले तू कोण आहेस याची तुला प्रचिती आली तू कोण आहेस याची तुला ओळख पटली आणि ज्याचा शोध घेत तो आतापर्यंत आटापिटा करीत होतास त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये अंतर नसल्याची अशी एक फार मोठी अनुभूती तुला आली रवींद्रनाथांच्या एका कवितेमधली प्रेयसी असं म्हणतं की तिने संपूर्ण त्रिखंडामध्ये आपल्या प्रियकाराचा शोध घेतला तो सापडलाने त्याच्यामुळे ती निराश झाली आणि कपाळावर हात मारून बसली थोड्या वेळाने तिचं तिच्या लक्षात आलं की ज्याचा शोध घेत आपण बाहेर हिंडत होतो तोच तर आपल्या डोळ्यांच्या काठांवर येऊन बसलेला आहे त्यामुळे आपल्याला पाहता येऊ शकत तो जर नसता तर आपल्याला पाहता आलं नसतं तो नसता तर आपल्याला ऐकता आलं नसतं तो नसता तर आपल्याला बोलता आलं नसतं या सर्व ज्ञानेंद्रियांना जी शक्ती प्राप्त झाली ती त्याच्या कृपा प्रसादामुळे झाली ही प्रचिती तिला आली त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांना हा अनुभव आलेला आहे आणि हा अनुभव साधकाच्या आयुष्यातला परमोच्च स्वरूपाचा असा आनंद आहे नागपूरचे प्रसिद्ध कवी बोबडे यांची चार ओलींची एक कविता आहे त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात सागर पोहत बाहू बलाने नाव तयास मिळव मिळो रे ज्याला आपल्या बाहूच्या बळावर संपूर्ण समुद्र पोहून जाण्याचा आत्मविश्वास आहे त्याला नाव मिळाली काय आणि न मिळाली काय फारसा प्रश्न नाही सागर पोहत बाहू बळाने नाव तयास मिलो न मिळो रे स्वयेच जो तेजोनिधी तराणी तद्गृह दीप जरो न जलोरे जो स्वतः सूर्यनारायण ना आहे तेजोनिधी आहे त्याच्या घरी संध्याकाळच्या वेळी सांजवात लागली काय आणि न लागली काय याची चिंता करण्याचं कारण नाही कि जो करी कर्म अहेतु निरंतर निर वेद तया करो नो रे दो निष्काम त्याला वेद प्रत्यक्ष कहले कि नहीं शेवट च वरी कवि ओरख पटली जास स्वता देवतयास मिलो न मिलोरे ज्यादा स्वतः पटली देवाच प्राप्ति ना फारा प्रश्न नहीं ज्ञानेश्वर आता पोचलेपकी दीपक मावती घर भर वातीश पड़ा आता दिवे लागलेत दिव्या प्रकाश देना दिव्या साफल्य प्रकाश देना कृतार्थता है आता एकदा प्रकाशा प्राप्ति वातीची दखल घेणं किंवा न घेणं हे महत्वाचं नसतं याचं कारण कार्य प्रगट झाल्यानंतर कारणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता उरत नसते वृत्तीची निवृत्ती आपणा सकट अवघेची वैकुंठ चतुर्भोज ज्या वृत्तींच्या प्रभावामुळं माणूस सर्व प्रकारच्या कर्मांना प्रवृत्त होतो जगण्याची तारस्फूर्ती ही वाढत असते त्या वृत्ती आता मुरडून गेलेल्या आहेत त्या वृत्तींची आता आकांक्षा ही स्थिरावलेली आहे त्याच्यामुळे त्या सगळ्या निवृत्त झाल्या आहेत आणि त्या निवृत्त होण्याचं कारणही असं ज्या जगामध्ये आपण जगतो ते जग आणि वैकुंठ वैकुंठ आणि विठ्ठल या सर्वांची एकरूपता त्याच्या प्रत्ययाला आलेली आहे अवघ्याची वैकुंठ संपूर्ण वैकुंठ चतुर्भुज, चतुर्भुज परमात्म्याने ओतोप्रोत भरल्याची प्रचिती त्याला येते वैकुंठ पृथ्वी या दोघांमध्येही अंतर उरलेल नाही याचा अर्थ तो विश्व विराट परमात्मा पृथ्वी संपूर्ण व्यापन त्याच्या समोर साक्षात उभा आहे आता यानंतर वृत्तींना गतीमान होण्याची गरज नाही अरे अरे ज्ञानाधाना